श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध स्वर्गवासष्ठावा श्री वसिष्ठ म्हणाले रामा भ्रमांच्या परंपरेत जीव पडतो असे जे वर वर्णन केले आहे त्याचे उदाहरण असा हे एक इतिहासही मनन करणाऱ्या एका भिक्षूची काय मौज झाली ती सांगतो समाधीच्या अभ्यासात तत्पर असा कोणी एक महावैराग्यसंपन्न भिक्षू होता तो आपल्या वर्णाश्रम कर्मात सर्व दिवस घालवित असे जरावर जसा बुडबुडा एका क्षणात तरंगतो त्याप्रमाणे समाधीच्या अभ्यासाने शुद्ध झालेले त्याचे चान करी ते क्षणात तसेच घडे एकदा समाधीतून विथ्यान पावलेला तो एकाग्र चित्त होऊन आपल्या आसनावर बसला व काही चिंतन करू लागला <coughs> <coughs> चिंतन करत असता त्याच्या मनात आपोआप अशी प्रतिभा उत्पन्न झाली की मी आता सामान्य जनांच्या शास्त्र शास्त्रसंस्कार शास्त्रसंस्कारहीन जनांच्या चित्ताचे अनुकरण एक क्षणभर गमतीने करतो असा विचार करून त्याचे चित्त पाणी आपल्या समप्रवाहाकार सोडताच बोवतालच्या आकाराचे जसे फिरू लागते त्याप्रमाणे क्षणात पार पुरुषाच्या आकाराचे बनले अर्थात यामुळे त्याच्या यमाचे नियंत्रण सुटले नंतर लागलीच नावाची इच्छा करतास त्याने आपले जीवट असे नाव कल्पिले कल्पले काय न्यायाने ते नाव त्याला अकस्मात प्राप्त झाले तो जीवट या नावाचा ब्राह्मण चिरकाल कोणा एका स्वप्न निर्माण नगरीतील राजमार्गात विहार करत राहिला मत्त भ्रमर पद्मातील रस जसा पितो त्याप्रमाणे त्याने तेथे पान केले ली। तो लिलेनेच मत्त झाला व गाढ निद्रेने व्याकुळ केल्यामुळे स्वस्थ निजला आणि त्याला स्वप्न पडले त्यात त्याने मी ब्राह्मण आहे असे पाहिले त्याचे ते ब्राह्मण्य नाममात्र नसून वेदशास्त्राध्ययन व स्वत्कर्मानुष्ठान परिपूर्ण झालेले होते चित्तात देशांतर प्राप्तीप्रमाणे केवळ प्रतिभा मात्र संपन्न अशीच त्याने ती ब्राह्मण असतात त्याप्रमाणे सर्व व्यवहाराचे संस्कार मनात ठेवून निघला तेव्हा त्या, त्या, त्या ब्राह्मणाला एक स्वप्न पडले त्यात मी मानलिक राजा झालो आहे असे त्याने पाहिले एकदा तो राजाही भोजन करून गाड झोपी गेला असता मी पालन दिग्मंडला रा चक्रवर्ती राजा आहे असे स्वप्नात पाहता झाला पुष्पांच्या समूहाने लता जशी फुलते त्याप्रमाणे भोग समूहाने त्याची सार्वभौमता पूर्ण होती एकदा तो राजा सर्व कर्तव्य करून झाल्यावर स्वस्थ चित्ताने झोपी गेला तेव्हा त्याला स्वप्न पडले कारण तो जेव्हा निजला तेव्हा कारणात जसे कार्य गुप्त असते त्याप्रमाणे पुढे होणारा सर्व व्यवहार त्याच्या चित्तात गुप्त राहिला होता त्याने स्वप्नात आनंदित असे आपण अप्सरा झालेले आहोत असे पाहिले वृक्षाच्या कोशातील रसाचा उल्लास झाला असता त्याला मंजरी जशी येते त्याप्रमाणे त्याचे पूर्वकर्म फलद्रुप झाले ती अप्सरा रतीने श्रांत होऊन गाठ झोपली गेली तिने स्वतःला स्वप्नात हरिणी झालेले पाहिले जिचे नेत्र अतिशय चंचल आहेत अशा हरिणीलाही एकदा झोप आली दृढ अभ्यासामुळे तिने आपल्याला वेल झालेले पाहिले पक्षादी तिरजीव जीवही चित्त स्वभावामुळे स्वप्न पाहतात कारण दृष्ट व श्रुत वस्तूचे मनात स्मरण होणे हा अखंड स्वभावच आहे ती वेल पुष्पे फळे पल्लव इत्यादी शोभणारी झाली वनदेवींच्या वनातील लताग्रहाप्रमाणे ती दिसत होती तिने आपल्या आत साक्षी चैतन्याने अनुभव घेतला आपल्याला कोणी तोडले आहे असे तिने पाहिले बीजातील भावी अंकुराप्रमाणेच जीचे रूप आहे अशा स्वप्नोन्मुख झालेल्या बुद्धीने तिने स्वतःला भ्रमर झालेले पाहिले तो भ्रमर वनातील वनलतांमध्ये विहार करू लागला तरुण स्त्रियों वल्लभ जसा सुखसंचार करो क्या प्रमाण तो फुलले पद्मिनीत विहार कर प्रियस्त्री ऊपर तो सारखान करना तो मोतरप्रमा शोभ्या चंचल पुष्पसंघरस पीत होता सरोजिनी अत्यंत आसक्त तो कमला नाला बसन रही कारण जडबुद्धी जीवाचेही चित्त कोठे कोठे असे आशक्त होते त्या नेली -नीला टाकना एक गज आला कारणचा क्षय करणारी असते त्या गजाने नलिनीला चुरून तोंडात टाकले त्याबरोबर तो भ्रमरही त्याच्या दाढेत सापडून भाताच्या गोट्याप्रमाणे चुरडून गेला व त्याचे पीठ झाले भ्रमराने मरताना ते त्या हत्तीला पाहिले होते व त्याच्याच आकाराची भावना केली होती त्यामुळे त्याने स्वतला मत्त हस्तीच्या रुपाने उत्पन्न झालेले पाहिले हत्तींना धरण्यासाठी बनवलेला शुष्क व अतिशय खोल खड्ड्यात तो पडला अज्ञानाने गाढ अंधकाराप्रमाणे शून्य बनलेल्या संसारात जसा जीव पडतो तसाच तो त्या गर्तेत पडला त्याला शृंखलादिकांनी बांधून राजाकडे नेले तो राजाला अतिशय प्रिय झाला कारण तो शत्रूच्या मोठ्या सेनेचा अंतकच होता तो सदा मतबलाने मत्त व डोळे गरगर फिरवणारा होता एकदा रात्री युद्ध चालले असता त्यात शत्रूच्या सैन्यामध्ये घुसलेल्या त्याला शत्रूंनी तलवारी भाले इत्यादी शस्त्रांनी तोडून टाकले त्यामुळे विवेकवायूने ज्याचे स्वरूप समूळ नष्ट केले आहे असा जीव जसा आत्म्यामध्ये अस्त पाहतो त्याप्रमाणे तो गज अस्त पावला गजसमूहाच्या उडत असलेल्या भ्रमरांना नेहमी पाहण्याची त्याला सवय झाली होती त्यामुळे त्या दृढ परिचयाने स्वतः पुन्हा भ्रमर झाला वनलतेचे सेवन करणारा तो पुन्हा पद्मिनीकडे आला कारण तत्वज्ञान शून्य लोकांना वासनांचा दुरभ्यास सोडणे फार कठीण पडते तेथे पुन्हा हत्तीच्या पायाखाली चिडून त्याचा मेंदा झाला तेथे जवळच असलेल्या हंस पक्षाच्या दृढ ध्यानामुळे तो कलहंस झाला तो कलहंस अनेक योनिंत पंच्याऐंशी जन्म घेऊन पुन्हा हंस झाला आणि अने अनेक हंसाशी मिळून तो विहार करू लागला त्या हंसाच्या शभेत त्याने ब्रम्हदेवाच्या हंसाचे गुण आकार इत्यादीकांचे वर्णन ऐकले त्या त्यामुळे मना, त्याच्या मनात त्याचा आकार नाव इत इत्यादी विषयीची वासना दृढ झाली त्यावेळी हंस झालेल्या त्या भिक्षूच्या मनात पूर्वक्त अंड्यातील रसात राहिलेल्या मोराच्या पिशाऱ्याप्रमाणे ती वासना पुष्ट झाली पुरे तो हंस ब्रम्हदेवाच्या हंसाविषयीची वासना वारंवार दृढ करीत व्याधीने पीडित होऊन मरण पावला आणि त्या पूर्वपरिचित वासनेचे दृढानुसंधान केल्यामुळे ब्रह्मदेवाचा हंस झाला त्या जन्मात जोकी ब्रेवाने सतत केलेल्या विवेकवैराग्य तत्वज्ञान यांच्या उपदेशाने त्यामुळेच लौकिक वस्तूत काही सार आहे ही त्याची बुद्धी पार नाहीशी झाली तो तेथे जीवनमुक्त होऊन राहिला आणि जिवंत असतानाच जर त्याला निरतिशय आनंद मिळाला होता तर मग द्विपरार्ध कालात्मक युगांती ब्रह्मदेवाबरोबर विदेहमुक्त होऊन त्याला आणखी अधिक काय मिळवायचे होते याचा ज्ञानी लोकाने विचार करावा इथे श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे द्विष्ठित महासर्ग श्रीराम